श्रीमद् भागवत महापुराण स्कंध सातवा अध्याय आठवा भगवान नृसिंहाचा अवतार हिरण्य कशपूचा वध आणि देवतांनी केलेली स्तुती नारद म्हणतात प्रल्हादाचे प्रवचन ऐकून दैत्य बालकांनी ते निर्दोष असल्यामुळे स्वीकारले आणि गुरुजींच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केले सर्व विद्यार्थ्यांची बुद्धी एकमात्र भगवंतांमध्ये स्थिर होत आहे असे पाहून गुरुजी भयभीत झाले आणि ताबडतोब हिरण्य कशपूकडे जाऊन त्यांनी त्यांना हे निवेदन केले पुत्र प्रल्हादाची ही असह्य आणि अप्रिय अनिती ऐकून क्रोधाने त्याचे शरीर थरथर कापू लागले त्याने प्रल्हादाला आता मारायचे ठरवले मन आणि इंद्रियांना ताब्यात ठेवणारा प्रल्हाद मोठ्या नम्रतेने हात जोडून हिरण्य कश्यपू समोर उभा होता आणि खरे त्याचा तिरस्कार करणेही योग्य होते परंतु हिरण्यकश्यपू स्वभावताच क्रूर असल्यामुळे लाथा मारल्यानंतर साप फुसकारतो तसा तो फुत्कारू लागला त्याने त्याच्याकडे द्वेषयुक्त तिरप्या नजरेने पाहिले आणि संतापून कठोर शब्दात म्हटले मूर्खा तू तर अतिशय उद्दाम झाला आहेस स्वतः तर नीच आहेसच परंतु आता आपल्या कुळात फूट पाडू पाहतोस तू उद्धटपणे माझी आज्ञा मोडली आहेस आजच तुला यमसदनाला पाठवतो तु। मी रागावलो की तिन्ही लोक आणि त्यांचे लोकपाल यांचा थरकाफ होतो तर मग मुर्खा तू कोणाच्या भरविश्यावर भीती नसल्याप्रमाणे माझी आज्ञा मोडतोस प्रल्हाद म्हणाला महाराज ब्रह्मदेवापासून गवताच्या काडीपर्यंत सर्व लहान मोठे चराचर जीव ज्याच्या ताब्यात आहेत तेच मी आणि आपणच नवे तर विश्वातील सर्व बलवंतांचे सुद्धा बोल आहे तेच महापराक्रमी सर्व शक्तिमान प्रभू काळ आहेत तसेच सर्व प्राण्यांचे इंद्रियबल मनोबल देहबल धैर्य आणि इंद्रिये सुद्धा तेच आहेत के परमेश्वर आप शक्ति द्वारा या विश्वाची निर्मिती, रक्षण और संहार करता तिन्नी गुणांचे स्वामी आहे। आपन आपला हा अभ स्वभाव सोड़ द्या, आपल्या अंकित नहना व कुमार्गाक ने मनाव्यतिरिक्त दुसरा को संसार अपला शत्रु नहीं सर्वल मनात समान भावना हिज भगवंत की सर्वश्रेष्ठ पूजा हुए आपले सर्वस्व लुटणाऱ्या या सहा इंद्रिय इंद्रियरूपी डाकूंवर आधी विजय प्राप्त करून घेत नाहीत आणि आम्ही दहाही दिशा जिंकले आहेत असे काही जण मानतात मात्र ज्या ज्ञानी आणि जितेंद्रिय महात्म्याने सर्व प्राण्यांविषयी समभाव बाळगला त्याला त्याच्या अज्ञानातून प्रकट होणारे क्रामक्रोधादी शत्रूसुद्धा असत नाहीत तर मग बाहेर ते शत्रू कोठून असतील हिरंड्य म्हणाला अरे मंदबुद्धी, तुझा बरना तर तो हद्दी तू खात्री नहीं मरू इच्छित कारण जो मरणादारी तो अशा तरह बड़बड़ करो अरे अभाग्या माझा खरी जो को जगा स्वामी है से तू संगस तो तुझा जगदीश्वर है कोठे तो सर्वत्र आल तो मग या खांबत का दिसत नहीं वायफल बड़बड़ा तुझे डोके हा मी ओवतो ज्यार तुझा एवडा भरोसा है तो तुझा हरी तुझे रक्षण करू दे तो अत्य बलवान महादैत्य अगव भक्त मुलादाला वेड़वाक बोलून त्रास देला नर हाथ खड्ग घंहासना खाड़ी उड़ी मार अतिशय जोराने खांला एक ठोसा मारला हे राजा त्याच वेळी त्या खांबातून एक महाभयंकर आवाज ऐकू आला त्या आवाजाने ब्रह्मांडच फाटले की काय असे वाटू लागले सत्यलोकापर्यंत जेव्हा तो आवाज पोहोचला तेव्हा तो ऐकून ब्रह्मदेवादिकांनाही वाटले की जणू आपल्या लोकात प्रलय होऊ लागला आहे प्रल्हादाला मारण्यासाठी हिरण्यकशेपुने जेव्हा जोरात उडी मारली दैत्य सेनापति सुद्धा भयाने थरकाप उड़वन देा तो अद्भुत और अपूर्व आवाज तने ईकला पण हा आवाज करना को सभित नहीं आप सेवक प्रल्लाद ब्रह्मदेव वणी सत्य करना सर्व पदार्थांधे आप व्यापकता दाखवने सभे में खांब अतिशय आश्चर्यकारक रूप धारण करून भगवंत प्रकट जा ते रूप ना सिंहाचे होते ना मनुष्याचे हिरण्य कशपू ज्यावेळी आवाज काढणाऱ्याचा शोध घेत होता त्याच वेळी खांबातून निघणाऱ्या त्या, त्या अद्भुत प्राण्याला त्याने पाहिले तो विचार करू लागला हा तर मनुष्य नाही की पशुही नाही तर मग हा नृसिंह रूपातील अव अलौकिक प्राणी कोण आहे तो असा विचार करीत होता तोच त्याच्या अगदी समोर नृसिंह भगवान उभे राहिले त्यांचे ते रूप अतिशय भयानक होते तापलेल्या सोन्याप्रमाणे पिवळे धमक भयानक डोळे होते जांभई दिल्यामुळे आयाळ इकडे तिकडे फडफडत होती दारा अतिशय तलवारीप्रमाणे चमकणारी सुरीप्रमाणे धारधार तीक्ष्ण जीभ होती भुव्या उंचावल्याने त्याचे मुख अधिकच दारून दिसत होते कान वरच्या बाजूला ताठ दिसत होते फुगवलेले नाक आणि उघडलेले तोंड पहाडातील गुहेप्रमाणे अद्भुत वाटत होते फाटलेल्या जबड्यामुळे त्याची भयानकता फारच वाढली होती विशाल शरीर स्वर्गाला स्पर्श करीत होते मान थोडीशी बुटकी आणि मोठी होती छाती रुंद आणि कंबर बारीक होती चंद्रकिरणांप्रमाणे असणारे शुभ्र रोम सर्व शरीरावर चमकत होते चारी बाजूंना शेकडो हात पसरले होते त्यांची नखे हीच आयुधे होती त्याच्या जवळपास फिरकणेसुद्धा अशक्य होते आपल्या चक्रादी आणि इतरांच्या वज्रादी श्रेष्ठ शस्त्रांनी त्यांनी सर्व दैत्यदानवांना पळवून लावले हिरण्य कसे पुला वाटले बहुधा महामायावी विष्णूनेच मला मारण्यासाठी हे सोंग घेतले आहे परंतु त्याच्या या छालीने माझे काय वाकडे होणार आहे असे म्हणत आणि गर्जना करीत तो दैत्य रूप हत्ती हिरण्य कशपू हातात गजा घेऊन नृसिंहावर तुटून पडला परंतु जसा पतंग आगीत पडल्यावर अदृश्य होतो तसाच तो दैत्य भगवंतांच्या तेजामध्ये दिसेनासा झाला सर्वशक्ती आणि तेजाचा आश्रय असणाऱ्या भगवंतांच्या बाबतीत हे काही आश्चर्यकारक नाही कारण सृष्टीच्या प्रारंभी त्याने आपल्या तेजाने तमोगुणरूपी घोर अंधकार सुद्धा नाहीसा केला होता त्यानंतर त्या दैत्याने अतिशय क्रोधाने हल्ला करून आपली गदा जोराने फिरवून तिने नृसिंहावर प्रहार केला जसा गरुड सापाला पकडतो तसे प्रहार करते वेळीच गदे सहित त्या दैत्याला पकडले ते जेव्हा त्याच्याशी खेळू लागले तेव्हा जसा खेळ करताना गरुडाच्या पकडीतून साप सुटतो तसा तो दैत्य त्याच्या हातून निसटला युधिष्ठिरा स्थाने हिरावून घेतलेले लोकपाल त्यावेळी ढगात लपून हे युद्ध पाहत होते तो भगवंतांच्या हातातून मिसटल्याचे पाहताच ते घाबरले हिरण्यकशपूलाही असेच वाटले की आपल्या शौर्याला घाबरून नृसिंहाने आपल्याला आप हातातून सोडून दिले या विचाराने उत्साहित होऊन ढाल तलवार घेऊन तो युद्धासाठी पुन्हा त्यांना जाऊन भिडला त्यावेळी तो ससाण्याप्रमाणे मोठ्या वेगाने खालीवर उड्या मारीत ढाल तलवारीचे असे काही पवित्रे बदू लागला की ज्यामुळे त्याच्यावर आक्रमण करण्याची संधीच मिळू नये तेव्हा भगवान अत्यंत उच्चस्वराने प्रचंड आवाजात असे हसले की त्यामुळे हिरण्यकशपूचे डोळे मिटले नंतर साप जसा उंदराला पकडतो त्याप्रमाणे भगवंताने अत्यंत वेगाने झडप घालून त्याला पकडली ज्याच्या अंगावर वज्राच्या आघातानेही खर्चटले नव्हते तोच आता त्यांच्या हातून सुटण्यासाठी अतिशय धडपड करू लागला भगवंत त्याला दरवाजात घेऊन गेले आणि आपल्या मांडीवर घेऊन सहजपणे आपल्या नखाने त्याला असे फाडले की गरुडाने अत्यंत विषारी सापाला फाडावे त्यावेळी त्यांच्या क्रोधयुक्त भीषण डोळ्याकडे पाहत नव्हते ते आपल्या जिभेने पसरलेल्या तोंडाच्या दोन्ही कडात साठीत होते रक्ताच्या छिळकांड्यांनी त्यांचे तोंड आणि आयाळ लाल झाली होती हत्तीला मारून त्याच्या आतड्यांची माळ गळ्यात घातलेल्या सिंहाप्रमाणे ते, ते दिसत होते त्यांनी आपल्या तीक्ष्ण नखानी हिरण्य पोट फाडून त्याला जमिनीवर आपटले हजारो दैत्यदानव त्यावेळी हातात शस्त्र घेऊन भगवंतावर प्रहार करण्यासाठी आले परंतु भगवंतानी चारी बाजूनी आलेल्या त्यांना आपल्या भुजारूपी सेनेने लाथांनी आणि नखरूपी शस्त्रांनी मारले भगवान नृसिंहांच्या आयाळीच्या फटकार्याने ढग इतस्त विखुरले त्यांच्या नेत्रातील तेजाने सूर्यादि ग्रहांचे तेज फिके पडले त्यांच्या श्वासांच्या जोराने समुद्र खवळले आणि सिंहनादाने भयभीत होऊन हत्ती चित्कार करू लागली त्यांच्या आयाळीला थडकून देवतांची विमाने अस्ताव्यस्त झाली स्वर्ग डळमळू लागला आपटलेल्या पायांच्या धक्क्याने भूकंप होऊ लागले आणि वेगाने पर्वत उडू लागले तसेच तेजामुळे आकाश आणि दिशा दिशेनाश्या झाल्या त्यावेळी भगवंतांशी सामना करील अा कोणी दसत नौता शिवाय त्यांचा ही वढ़त होता राज्यसभा उंच सिंहासना जान विराजमानी अत्यंत तेजस्वी क्रुद्धाल भयंकर चेहरकन सेवा करना चे को ही धाड़े नहीं जेव स्वर्ग देवी ही आनंदा बी समी की तिन्ही लोकांची डोकेदुखी असलेला हिरण्य कशपू युद्धामध्ये भगवंताच्या हातून मारला गेला तेव्हा आनंदाने त्यांचे चेहरे प्रफुल्लित झाले त्या भगवंतांवर वारंवार पुष्पवर्षाव करू लागल्या त्यावेळी विमानातून आलेल्या देवतांची भगवंतांच्या दर्शनासाठी आकाशात गर्दी झाली देवांचे ढोल आणि नगारे वाजू लागले गंधर्वाराज गाऊ लागले अप्सरा नृत्य करू लागल्या राजा त्याचवेळी ब्रह्मदेव इंद्र शंकर इत्यादी देव ऋषी पितर सिद्ध विद्याधर महानाग मनु प्रजापती गंधर्व अप्सरा चारण यक्ष किंपुरुष वेताळ सिद्ध किन्नर आणि सुनंद कुमुद वगैरे भगवंतांचे सर्व पार्श्वद त्यांच्याजवळ आले सिंहासनावर विराजमान झालेल्या अत्यंत तेजस्वी भगवान नृसिंहांशी ते मस्तकावर हात जोडून मोठ्या अंतःकरणपूर्वच स्वतंत्रपणे स्तुती करू लागले ब्रह्मोवाच नमो स्मनंताय दुरंतशक्तये विचित्र वीर्याय पवित्रकर्मणे विश्व्य सर्गस्थितसय्यमान गुणै स्वलील यासन दधते व्ययात्मने ब्रह्मदेव म्हणाले प्रभो आपण अनंत आहात आपल्या शक्तीचा कोणाला अंत लागत नाही आपला पराक्रमाद्भूत आणि कर्म पवित्र आहे जरी आपण गुणांच्या द्वारा आपल्या लिलेनेच संपूर्ण विश्वाची उत्पत्ती पालन आणि प्रयल प्रलय करीत असला तरी स्वतः निर्विकार असता मी आपणास नमस्कार करतो श्रीरुद्र वाचो कोपकालो युगांतस्ते हतो यमसुरो रत्सुतम पायशुपसृतम भक्तम भक्तवत्सल श्रीरुद्र म्हणाले कल्पाचा शेवट करण्यासाठी आपण क्रोध धारण करता पण ज्या दैत्याला मारण्यासाठी आपण आज क्रुद्ध झाला तो मारला गेला आहे त्याचा मुलगा आपल्याला शरण आला आहे हे भक्तवत्सल प्रभो आपण आपल्या या भक्ताचे रक्षण करावे इंद्रुवाच प्रत्यानेता परमभवता, त्रायता न स्वभागा दैत्याक्रात हृदय प्रत्यबोधी, कालग्रस्तं, कालग्रस्तम नाथ शुश्रूषता मुक्तिस्ि बहुमता नरसिंहा परैक इंद्र मनाले हे परमात्म नरसिंह आपसे रक्षण करूं आमचे जे यज्ञभाग आम्हाला परत मिळवून दिले ते वास्तविक आपलेच आहेत दैत्याच्या त्रासाने मिटलेले आमचे कमल, आपण प्रफुल्लित केले ते सुद्धा आपलेच निवासस्थान आहे अहोनाथ हे जे स्वर्गाचे राज्य त्याची आपल्या सेवकांना काय तमा कारण ते काळाचाच घास आहे आपले भक्त आपल्या भक्तीशिवाय मुक्तीचा सुद्धा दर करीत नाहीत तर मग इतर भोगांची काय कथा ऋषय ऊचु थं न परमयदात्त्मतेजो येमादिरुषात्मगतम ससर्ज तद्प्रलुप्तममुनाद्यश्यपाल रक्षा गृही तपुषा पुनरन्वमंस्था ऋषी म्हणाले हे पुरुषोत्तमा आपण तपश्चर्येच्या मार्गानेच आपल्याला लीन झालेल्या जगाची पुन्हा उत्पत्ती केली होती आणि त्याच आत्मतेजस्वरूप श्रेष्ठ तपश्चर्येचा आम्हाला उपदेश केला होता या दैत्याने त्या तपश्चर्येचा विध्वंस केला होता हे शरणागत वच्छला, त्या तपश्चर्येचे रक्षण करण्यासाठी अवतार धारण करून त्याच उपदेशाला आपण अनुनुमोदन दिले आहे पितर ऊचू श्राद्धा निनो दिबुभुजे दत्ता नितीर्थ समयेप्यंबू तसो दरानखविर्नवपाद्य आर्छत तस्मै नमो नृहे अखिल धर्मगोपत्रिये पितर म्हणाले प्रभो आमचे पुत्र आमच्यासाठी जे पिंडदान करीत ते हा बळजबरीने हिसकावून घेऊन खात असे जेव्हा ते तीर्थामध्ये किंवा पर्व काळे तिलतर्पण करीत ते सुद्धा हा पित आज अपन अपने नखा ने पोट फाड़ूनते सर्व आम परत दिल सर्वधर्मांसे अपन रक्षण करते आहत हे नृसिंह देवा आम्मी अपना नमस्कार करीत ऊचु यो नो गतिम योग साधु रहाद योग तपो बलेन नादर पंत नखेर निर्दार तस्मै तुभ्यम प्रणता नृसिंह सिद्ध म्हणाले हे नृसिंह देवा या दुष्टाने आपल्या योग आणि तपश्चर्येच्या बळावर आमची योगसाधने सिद्ध केलेली गती हिसकावून घेतली होती आपण आपल्या नखानी त्या घमेंडखोराला फाडले आहे विनम्र भावाने आम्ही आपल्या चरणाला नमस्कार करीत आहोत विद्याधरा ऊचहू विद्या पृथगारणुराशुद्ध मायाृसिंह प्रणता स्मनित्यम विद्याधर म्हणाले हा मूर्ख आपले बळ आणि शौर्य याने घमोइंडखोर झाला होता आम्ही विविध धारणा करून जी विद्या प्राप्त करून घेतली होती ती सुद्धा याने नाहीशी करून टाकली युद्धामध्ये आपण याला यज्ञपशुप्रमाणे मायेने नृसिंह बनलेल्या आपनास आम्ही नित्य नमस्कार करीत आहोत नागा ऊचु येन पापेन रत्नानी स्त्रीरत्ना निता निन्हा तद्वक्षपाटने दत्तानंद नमोस्तु ज्या पाप्याने आमचे मणी आणि आमच्या श्रेष्ठ व सुंदर स्त्रियांना सुद्धा हिसकावून घेतली त्याची छाती फाडून आपण आमच्या पत्न्यांना अतिशय आनंदित केले आहे प्रभो आम्ही आपनास नमस्कार करीत आहोत मनव ऊचु मनवो वयम तव निशे निदेशकारिण दिव परिभूतसेवता ख उपसंहृत प्रभो करवा मते मनुषाधिकिंकर मनो म्हणाले देवाधिदेवा आम्ही आपले आज्ञाधारक मनो आहोत ज्या दैत्याने आमची धर्ममर्यादा उल्लंघली होती त्या दुष्टाला आपण मारले आम्ही आपले सेवक आहोत आम्ही आपली काय सेवा करावी याविषयी आज्ञा करा, या करा। प्रजापतय ऊचूहू प्रजेशा वयम ते परेशाभिसृष्टा नयेन ये प्रजा वैसृजामो निषिद्धा स एषत्वया भिन्न वृक्षा नुशेते जगनंगलम सत्वमूर्तेवतार प्रजापती म्हणाले परमेश्वरा आपण आम्हाला प्रजापती बनवले होते परंतु याने मनाई केल्याने आम्ही प्रजा उत्पन्न करू शकत नव्हतो आपण याची छाती फाडली आणि हा जमिनीवर कायमचा झोपी गेला सत्वमूर्ती धारण करना हे प्रभो आपला हा अवतार जगा कल्याण है गंधर्वा ऊचु व्यवोते नटनाट्यगायगा येनात्मसावीबलौज सा दशा मित्थस्थ कुशलाय कल्पते गंधर्वे प्रभो आम्ही आपल्यासाठी नृत्य करणारे अभिनय करणारे आणि संगीत ऐकवणारे सेवक आहोत ज्या दैत्याने आपले बळ शौर्य आणि पराक्रमाने आम्हाला त्याचे गुलाम करून ठेवले होते त्याची आपण ही दशा केलीत कुमारगाने जाणाऱ्याचे कधीच कल्याण होत नाही हेच खरे चारणा ऊचू हरे तवांध्रिपंकजं भर्गमाश्रिता यदेशादुरुच्छ्या सुरिता चारण म्हणाले प्रभो सज्जनांच्या हृदयाला पीडा देणाऱ्या या दुष्टाला आपण संपविले आहे जे प्राप्त होताच रूप संसार संसारचक्रातून सुटका होते त्या आपल्या चरणकमलांना आम्ही शरण आलो आहोत यक्षा ऊचुहो वयमनुचर कर्मभिस्तै मनोज्ञ त इहिती सुतेन प्रापिता वाहक स तु जनपरिताप तत्कृतम जानता ते नरहर उपनीत पंचताम पंचविश यक्ष म्हणाले हे नरहरे आपल्या श्रेष्ठ कर्मामुळे आम्ही आपल्या सेवकांमध्ये प्रधान म्हणून गणले जात होतो परंतु हिरण्यकशपूने आम्हाला आपली पालखी वाहणारे भुई बनवले हे प्रकृतीच्या नियामक परमात्मा याच्यामुळे लोकांना होणाऱ्या कष्टाच्या जाणीवेनेच आपण त्याला मारले आहे किं पुरुषा ऊचुहू वयम किम पुरुषास्तम तू महापुरुष ईश्वर अयम किंम पुरुषो नष्टो धिकृत साधुविर्यदा किंम पुरुष म्हणाले आम्ही अत्यंत तुच्छ असे किंम आहोत आणि आपण सर्वशक्तिमान महापुरुष आहात सत्पुरुषाला धिकार लेन हा कुुरुष कुपु, नष्ट वैतालिका ऊचु स्वभासु सत्रु तवामल यशो गीत्वा सपरिया महती लभा यस्ताम यस्ताने शीत वृशमेश दुर्जनो दिष्ट्या हतस्ते भगवन्य था मय वैतालिकगवन मोठमोठा स्वभा आणि ज्ञान यज्ञांमध्ये आम्ही आपल्या निर्मल यशाचे गायन करून मोठी प्रतिष्ठा प्राप्त करून घेत होतो या दुष्टाने आमचे ते उपजीविकेचे साधनच नष्ट केले होते महारोगाप्रमाणे या दुष्टाला आपण मुळापासून उखडून टाकले ही मोठी सौभाग्याची गोष्ट आहे किन्नरा ओचोह वयमिश किन्नरगणास्तवानुगा दिजे नमुना हरे सवृजि नरसिंहनाथ विभवाय किन्नर आम्हे किन्नरगण अपले से आम हो। वेठभिगार के होते खरे आप आज या पापा नष्ट के लिए नरसिंह प्रभो अच्छी अपन आम की भरभराट करीत रहा विष्णुपार्षदा ऊचुहोम अद्य तद्धरी नर नरूपमद्भुत दुष्टन दुष्टद सर्वलोक शर्म सोय विधिकर ईश विप्रशप्त स्तश निधनमनुग्रहाय विद्गवंतांचे पार्षद म्हणाले शरणा शरणागत वत्सला सर्व लोकांना शांती प्रदान करणारे आपले हे अलौकिक नृसिंहरू आम्ही आजच पाहिले आहे भगवन जाला शनकादिकांनी शाप दिला होता तोच हा आपला आज्ञाधारक सेवक आम्ही असे समजतो आपण कृपाळूपणे याचा उद्धार करण्यासाठीच याचा वध केला आहे श्रीमद्भागवते महापुराणे पारहंश्याम संहितायां सप्तमस्कंधे प्रल्हादाचरि दैत्यराजवधे नृसिंहस्तव नाम अष्टमोध्याय श्रीकृष्णापणमस्तू हरएे नम